पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र तिसरे काको कथा एका गावी हरिदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो शेती करीत असे परंतु त्याला काही प्राप्ती होत नव्हती एके दिवशी दुपारच्या वेळी उन्हामुळे घामाघुम होऊन तो एका वृक्षाच्या सावरीत गेला तेथे जवळच एका वारुळाच्या बाहेर एक प्रचंड काळा नाग आपली फणा उभारून त्याला दिसला त्याला पाहिल्याबरोबर ब्राह्मण हा नाग म्हणजे आणि मी त्याची पूजा करीत नाही म्हणून कदाचित माझे शेत पिकत नसेल तेव्हा आता तरी त्याची पूजा करावी असा विचार करून तो तिथून उठून गेला आणि कुठून तरी मागून आणून ते एका परातीत घालून ते वारुळाजवळ ठेवून तो म्हणाला हे क्षेत्र देवते माझ्या अज्ञानामुळे आजपर्यंत दिवशी तो नेहमी प्रमाणे शेतावर कामाला गेला परंतु कामाला सुरुवात करण्यापूर्वी तो वारुळाजवळ गेला तो आदल्या दिवशी ज्या परातीने दुधाचा नैवेद्य दाखवला होता त्यात सोन्याचा एक दिनार त्याला दिसला त्यानंतर तो ब्राह्मण दररोज एक तास त्या वारुळाजवळ जाऊन नैवेद्य दाखवून सोन्याचा एक दिनार मिळवू लागला एके दिवशी त्या ब्राह्मणाला परभावी लावण्याचे होते म्हणून त्याने आपल्या मुलाला न विसरता त्या नागाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले त्या मुलाने वारुळाजवळ दुधाचा नैवेद्य ठेवला व तो आपल्या घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी मुलगा वारुळाजवळ गेला तेव्हा परातीक दिनार पाहून तो मनात म्हणाला हे वारुळ बहुत करून दिनारांनी भरलेले असावे तेव्हा या नागाला ठार करून सर्व दिनार एकदमच घेऊन जावे थे उत्तम दुसऱ्या दिवशी दूध देण्याच्या वेळी मुलाने त्या वाडुळाजवळ येऊन नागाच्या हो डोक्यावर काठीने मारले परंतु दैव योगाने नाग मेला नाही तो भयंकर द्वेषाने व दुःखाने त्या मुलाला चावला त्या क्षणी मुलाचा प्राण दिला मुलाच्या नातेवाईकांनी त्या शेताजवळच खाट्या कुठ्या गोळा करून चितार रचली आणि त्या मुलाला अग्नी दिला दुसऱ्या दिवशी ब्राह्मण परत त्याला हा वृत्तांत कळला ब्राह्मण म्हणाला ज्याचे रक्षण करणे योग्य आणि फायद्याचे असते त्या ते तेच ते रक्षण करावे नाहीतर पद्म सरोवरातले हंस निघून गेले तसे व्हावयाचे नातेलायकांनी विचारले हे कसे ब्राह्मण म्हणाला ऐकावत